अध्याय दोनशे चौऱ्याण्णवा कामक्रोध निरसन नियमन पराशर म्हणतात राजा जनका ब्राह्मणाने दानाने मिळवलेले क्षत्रियाने शत्रूला जिंकून मिळवलेले वैश्याने यथान्याय्य व्यवहार करून संपादलेले व शूद्राने त्रिवर्णांची सेवा करून संग्रहित केलेले धन अल्पही असले तरी ते प्रशस्त आहे आणि विशेषतः त्याचा धर्मकारी विनियोग केला असता ते फारच मोठे फल देते सर्वदा त्रिवर्णांची परिचर्या करणाऱ्या शूद्र म्हणतात हे सांगितलेच आहे ब्राह्मणाने आपत्काली पोट भरिनासे झाले असता कदाचित क्षत्रिय किंवा वैश्य यांची वृत्ती निर्वाहार्थ पत्करली तरी तिचे त्याला पतितत्व येत नाही परंतु तो जर शूद्र वृत्ती स्वीकारील तर मात्र निसंशय पतित होईल शूद्राला निर्वाहाचा मार्गच नाहीसा होईल तर त्यानेही वाणिज्य पशुपालन किंवा हरहुन्नर करून पोट भरावे चालेल मात्र रंगभूमीवर येणे म्हणजे नट होणे कळसूत्री बाहल्यांचा तमाशा किंवा बहुरूपीपणा किंवा मध्यमांश अथवा चांबडे आणि लोखंड विकणे हे धंदे ज्याचे कुलागत नसतील त्याने करू नयेत कारण हे धंदे लोकात निंद्य मानले आहेत कुलागत असूनही एखादा हे धंदे सोडून देईल तर त्याला मोठाच धर्म घडेल असा श्रुतीचा अभिप्राय आहे जगात कधी कधी एखाद्याला धंद्यात यश येत गेले म्हणजे तो गर्वाने फुगून जाऊन वाटेल तसे पापाचरण करू लागतो पण अशाचे अनुकरण करू नये राजा जनका पुराणात ऐकावे तो पूर्वकाली लोक न्याय धर्माने निर्वाह करणारे जितेंद्रिय व धर्मप्रधान असे असत आणि त्यांची नुसती शब्दांनी छिथू केली तरी त्यावर दंड केल्यासारखाच परिणाम होत असे राजा ते सर्वदा इहलोकी की स्तुत्य समजत असत आणि अशा प्रकारे धर्म अंगी बांधला असल्यामुळे सर्व लोक सदैव सद्गुणांचाच आश्रय करीत परंतु बाबारे दुर्दैवाची गोष्ट ही की अशा धर्माची पुढे असुरांना म्हणजे कामक्रोधारी रिपूंना अदेखाई उत्पन्न झाली व ते एकाहून एक वरचड होऊन प्रजांच्या अंगात संचरले यापैकी प्रजांच्या धर्माचा घात करण्यास दर्प हा मोरक्या झाला दर्पाचे ठाणे बसल्यावर त्याच्या मागून क्रोध आला क्रोधाने झपाटल्यामुळे प्रजाचे वर्त लज्जास्पद होऊ लागले पुढे लज्जाही लोपून मोहाचा बाहुटा चढला या मोहाच्या अमलात प्रजांची मागली निर्मळ न्यायदृष्टी लोपली आणि मग एकमेकांना चुरडून त्या सुखाने आपली तुमडी भरू लागल्या एवढ्या पल्ल्यावर गोष्ट आली तेव्हा पूर्वकालच्या छिथू या वागदंडांचे त्यानं काहीच वाटेनासे झाले आणि देवब्राह्मणांचा अवमान करून त्या विषय दंग झाल्या अशा प्रसंगी राजा बुद्धिमान बहुरूपी व बहुगुणी असा दोष देवश्रेष्ठ शिव त्याला सर्व देवगण शरण गेले त्यावेळी अन्य देवांचे तेजांशाने अधिकच परिपुष्ट होऊन माजलेले ते तीन असुर त्यांचे तीनही पुरासह शिवाने एकाच बाणाने अंतरिक्षातून तिहीकडे धरणीवर पाडले या असुरांचा अधिपती अतिशयच भयंकर व प्रचंड पराक्रमी असून देवतांनाही भयाव होता त्यालाही शूलपाणी शंकराने ठार मारले टीप येथे असुर देव त्रिपुरे शंकर हे सर्वही शब्द रूपकाचे अर्थाने युजले आहेत या दृष्टीने पाहता श्लोकांचा भाव इतकाच की कालगतीने मनुष्याच्या वृत्तीत काम क्रोध लोभ वो त्या सर्वांचा अधिपती महामोह हे प्रबल होऊन देवांना म्हणजे इंद्रियांना पीडा करू लागले तेव्हा ती इंद्रिये शिवास म्हणजे आत्म्यास शरण गेली त्यात लीन झाली तेव्हा त्या शिवाने म्हणजे आत्म्याने एकाच बाणाने म्हणजे शुद्ध चिन्मात्राचे आश्रयाने त्रिपुर म्हणजे स्थूल सूक्ष्म व कारण या तीन शरीरांना व्यापून असणारे जे कामादी असूर त्यांना गगनातून म्हणजे अव्याकृतातून किंवा मा मायेचे पोटातून खाली पडले टीप हा अधिपती जेव्हा ठार झाला तेव्हा लोक पुनरपी आपले शुद्ध स्वरूपावर आले मग पूर्ववत वेदशास्त्रांचे अध्ययन व अनुसरण चालू झाले इकडे स्वर्गात इंद्राला देवांच्या राज्यावर पुनरपी अभिषिक्त करून सप्तर्षी स्वत लोकांना अपराधाबद्दल शासन वगैरे करू लागले सप्तर्षींच्या मागून पृथुनामक राजा शास्त्रा झाला आणि इतरही अनेक क्षत्रिय राजे निरनिराळ्या भागांवर स्वतंत्र राज्य करू लागले राजा शंकरांनी या प्रकारे एक वेळ या असुरांचा जरी निपात केला तरीही जुने जुने व महाकुलीन अशा पुरुषांचे हृदयातून या असुरांचा उठाव झाला नाही ते करून त्यांचे ठिकाणी मनाचा दुष्टपणा पूर्ववत कायम राहून मोठमोठे पराक्रमी राजे असुरी कर्म करू लागले आजकालही जे कोणी मूर्ख आहेत ते या राजांचे वर्तन प्रमाणभूत धरून ते आपल्या वर्तनाने जगतात स्थापित करतात व त्यावरच प्रेम ठेवतात पण असे करणारे ते उघडच मूर्ख आहेत या करता राजा मी तुला शास्त्रा पूर्ण विचार करून असे सो कि पुरुषाने यूर्खां प्रमाण न धरता हिंसात्मक कर्मे सोड़न आत्मज्ञान प्राप्त करू धर्मा जरी अले तरी शहा न्याय सोड़ आनंद कर्माने द्रव्यार्जन करू नये तै कल्याण नहीं राजा तू असल क्षत्रिय जितेन्द्रिय व ज्ञातिप्रिय ही है तू आप प्रजा अनुचर वसंतती यांचे धर्मानेच पालन कर या जीवाला सहस्रावधी जन्मातून फिरावे लागते व प्रत्येक जन्मात इष्ट अनिष्ट असे प्रसंग त्यास येतातच आणि त्या प्रसंगाप्रमाणेच कोणाही स्नेह तर कोणाशी वैर उत्पन्न होते याकरता तुझ्यासारख्याने या प्रासंगिक स्नेह वैरांकडे लक्ष न देता सर्व गुणांचाच आदर करावा दोषांचा कोणत्याही प्रकारे करू नये गुणहीन अशा दुष्ट माणसालाही गुणी म्हणून घेण्यात प्रेम वाटते एवढे गुणांचे महात्म्य आहे हे महाराजा धर्म आणि अधर्म हे दोन विचार मनुष्यालाच लागू आहेत ते मनुष्य तर प्राण्यांना लागू नाहीत यासाठी विद्वान किंवा धार्मिक पुरुषाने त्याला कोणतीही इच्छा असो वा नसो कोणालाही उपद्रव न देता प्राणीमात्राला आपल्याप्रमाणेच लेखून वर्तावे ज्यावेळी मनुष्याचे मनातून वासना व अज्ञान ही दूर होतात तेव्हाच त्याचे कल्याण होते ओम तत्स